वाल्मिकी रामायण खिशकिंधाकांड सर्ग बावन्न त्या वानरवीराने विश्रांती घेतल्यानंतर ती धर्मचारिणी तापसी एकाग्र मन करून त्याने होणारी वानरानं फळे खाऊन तुमचा थकवा नाहीसा झाला असेल आणि तुम्हाला आपली हकीकत सांगण्याची इच्छा असेल तर मी ती ऐकू इच्छिते तिचे ते बोलणे ऐकून वायुपुत्र हनुमान सरळपणे तिला सारी हकीकत सांगू लागले महेंद्र वरुणासारखा सर्व लोकांचा राजा धीमान दाशर्थी राम दंडकारण्यात आला त्याच्यासोबत त्याचा भाऊ लक्ष्मण आणि भाऱ्या वैद्यही होती त्यांची भाऱ्या जनस्थानाहून रावणाने बळजरूने पळवून नेली त्या, ने त्या राजाचा मित्र वीर सुग्रीव नावाचा वानर जो वानर मुख्यांचा राजा त्याने आम्हाला वनात पाठवला आणि रावण राक्षसाला आणि वैदेही सीतेला शोधून काढण्याकरता धुंडाळा असा त्यांनी आम्हाला आदेश दिला सगळे वन समुद्र आणि दक्षिण दिशा आम्ही शोधली आणि भूकेला होऊन झाडाच्या मुळाशी सगळे बसलो आमची सर्वांची तोंडे म्लान झाली होती सगळे आपल्याशी विचार करीत बसलेले होते चिंतारूपी महासागरात बोलून पहार काही आम्हाला सापडत नव्हता आमचे डोळे फिरत असताना हे मोठे बीळ आम्हाला दिसले त्यात वेलीने वेढलेले वृक्ष दाटी वाटेने असलेले मी पाहिले अंधाराने ते बीळ व्यापलेले होते त्यातून हंस पाण्याने ओले होऊन आणि पंखावर पाण्याचे तुषार घेऊन येणारे तसेच कुरर आणि सारस असे पक्षी बाहेर पडत असताना आम्हाला दिसले मी वानरांना म्हणालो चला आपण यात प्रवेश करूया सर्वाने आपली अनुमती दिली कार्याची पाठीमागे घाई होती तरी आम्ही सगळे या बिळ्यात शिरलो त्याहूनही गाढ अंधारात आम्ही एकमेकांचे हात धरून शिरलो या अंधाराने व्यापलेल्या बिळ्यात अचानकच आमचा प्रवेश झालाय आमचे हे कार्य आणि या हेतूने आम्ही आलो आम्ही सगळे भूकैलेले आणि आशक्त होऊन तुझ्यापाशी आलो आणि तू आम्हाला आतिथ्य धर्माने प्रेरित होऊन फुळे मुळे आणि फळे दिलीस भुकेने व्याकुळ होऊन आम्ही ती खाल्ली भूकेने मरायला टेकलेल्या आमचे तू रक्षण केलेस आम्ही वानराने या उपकाराचे फेड म्हणून काम करावे काय करावे ते ते वानर असे म्हणाले तेव्हा सर्व जाणणारी स्वयंप्रभा वानर, वानर नायकाना म्हणाली तुम्हा सर्व तेजस्वी वानरावर मी संतुष्ट आहे धर्माने मी चालत असल्यामुळे कोणाकडूनही मला काही करून घ्यायचे नाही तापसीचे धर्मयुक्त शुभवचन ऐकून हनुमान त्या सरल शुद्ध दृष्टीच्या तापसीला म्हणाला तुला धर्मचारिणी जो काळ आम्हाला घालून दिला होता तो या बिळात राहिल्यामुळे निघून गेलाय म्हणून तू आम्हाला या बिळाच्या पार करावीस सुग्रीवाचे वचन आम्ही ओलांडले आहे त्यामुळे आमचे आयुष्य संपलेच आहे सुग्रीवाच्या भयाने जीवितांची शंका वाटत असल्यामुळे तू आमचे रक्षण करावीस हे धर्मचारिणी आम्हाला फार मोठे कार्य करायचे इथे राहिल्यामुळे ते आमच्याकडून झालेले नाही हनुमान असे म्हणाला तेव्हा तापसी बोलली एकदा येथे शिरलेल्याला जिवंत बाहेर पडणे कठीण असे मी मानते पण तपाचा उत्तम प्रभावामुळे आणि नियम पाळून मिळवलेल्या पुण्याईमुळे तुम्हा सर्व वानरांना बिळ्यातून मी पार करेन तुम्ही सर्व वानरश्रेष्ठांनी आपले डोळे मिटावेत ज्याने डोळे झाकले नाहीत त्यांना बाहेर पडणे शक्य होणार नाही मग सर्वांनी बाहेर जाण्याच्या इच्छेने सुकुमार बोटे असलेल्या आपल्या हाताने आपले डोळे एकदम झाकून गेले हाताने तोंडे बंद केलेल्या त्या महात्म्या वानरांना एका निमिषभरात तिने त्या बिळाच्या पार केले त्या संकटातून सुटका झालेल्या सर्वांना दिलासा देत ती धर्मचारी तापसी म्हणाली हा नाना वृक्षाने भरलेला शोभायुक्त विंध्य पर्वत हा प्रस्त्रवण डोंगर आणि हा महासागर तुमचे भले हो वानश्रेष्ठ हो मी भवनाला जाते असे म्हणून स्वयंप्रभात त्या श्रीसंपन्न बिळात शिरली किशकिंदाकांडाचा बावन्नवा सर्ग समाप्त